वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग अठ्ठावीसावा दूषण आणि त्रिशिरा रणात मारले गेलेले पाहून खर सुद्धा भयग्रस्त झाला प्रतिकार करण्यास कठीण महाबलवान असे राक्षसांचे सैन्य एकट्या रामाने मारून टाकले दूषण आणि त्रिशिरा मारून टाकले ते पाहून आणि आपले बरेचसे सैन्य मेलेले बघून खर राक्षस खिन्न झाला त्याने नमुची इंद्रावर चालून जावा तसा रामावर चढाई केली खूप ताणून त्याने रक्त खाणारे फुसफुसारखे आणि रामावर वर्चस्व गाजवण्याच्या इच्छेने अस्त्रांचे प्रदर्शन करीत खर रथात बसून रणात बाणाने अनेक कौशल्य पूर्ण चाली करीत फिरू लागला त्या महारथाने बाणाने सर्व दिशा आणि उपदिशा भरून त्याला बघून रामानेही आपले महान धनुष्य ओढून दुःसह हो, आगीसारखे ठिणग्या टाकणारे बाण सोडून पर्जन्यवृष्टीने भरून टाकतो तशी आकाशाची पोकळी भरून टाकली त्यायोगे खरं आणि राम या दोघांनी सोडलेल्या धारदार बाणांनी आजूबाजूचे आकाश सर्वत्र भरून गेल्यामुळे अवकाश रहित झाले उभयता युद्ध करीत असताना एकमेकांना मारण्याच्या उत्साहामुळे बाणांचे जाळे होऊन त्याने सूर्य झाकून गेला आणि त्याचा प्रकाशनही साजला मग नालिक नाराज आणि विकर्णी अशा बाणांनी अंकुशाने मोठ्या हातीला मारावी तसा त्याने रामावरून हाती, रामा हाती धनुष्य घेतलेला तो राक्षस सर्व प्राणी मात्र हाती पाश घेतलेल्या काळासारखा दिसला <coughs> सर्व सैन्याचा वध करणारा पौरुषात न डगमगणारा थकलेला राम खऱ्याला रा कोणी महासत्वच वाटलं त्या सिंहासारख्या पराक्रमी सिंहाच्या चालीने चालणाऱ्या खराला बघून रामाला भीती वाटली नाही सिंह काय क्षुद्र मृगाला घाबरतो मग सूर्यासारख्या देवीपिमा रथात बसून खाने पतंगाने ज्योतीवर झडक घालावी तशी रामावर चाल केली रामाला आपल्या हस्तकौशल्य दाखवण्याकरता खराने महात्मा रामाचे बाण लावलेले धनुष्य मूळ धरले होते तेथेच सोडले <coughs> मग पुन्हा दुसरे सात बाण इंद्राच्या वज्रासारखे तेजस्वी घेऊन गेव। तेजस्वी घेऊन रणात क्रुद्ध होऊन त्याने रामाच्या मर्मावर मारले नंतर हजार बाणांनी अद्वितीय तेजस्वी रामावर प्रहार करून खराने रणात प्रचंड नाद केला खराने सोडलेल्या उत्तम फाळ बाणांचा आघात होऊन रामाचे सूर्यासारखे तेजस्वी कवच खाली पडले बाणाने सर्व अवयव भरून पीडित झालेला राम क्रुद्ध झाला तो जळजळीत अग्निसारखा शत्रूचा नाश करणाऱ्या रामाने शत्रुचा वैष्णव धनुष्य अगतशिर महर्षीनी दिलेले होते ते श्रेष्ठ धनुष्य उचलून तो खराच्या अंगावर धावला सोन्याची पिसे लावलेल्या आणि बागदार फाळांच्या बाणाने रामाने आवेशपूर्वक रणात खराचा ध्वज तोडून टाकला तो प्रेक्षणी असा सोन्याचा ध्वजा अनेक ठिकाणी तुटून गेला त्याचवेळी जणू देवांच्या आज्ञेने सूर्य धरणे खाली गेला क्रुद्ध झालेल्या खराने चार बार रामाच्या शरीरावरून त्या मर्म जाणणाऱ्याने त्याच्या हृदयावर असते मेघाने हत्तीवर मार असे मारले खराच्या धनुष्यातून सुटलेल्या त्या अनेक बाणांनी रामाच्या शरीरात चिरून त्याला दत्तबंबाळ केले त्यामुळे अधिकच चिरला त्या महायुद्धात त्या धनुरी श्रेष्ठाने बागदार बाणाने त्याच्या उरावर प्रहार केला मग पुन्हा महा तेजस्वी रामाने सूर्यासारखे तळपणारे शिळेवर घासयार केलेले तेरा बाण घेऊन क्रुद्ध होऊन राक्षसावर टाकले एका बाणाने रथाचे जु चार चित्रो चित्रो सावय, तीन रथाचा दंडा, दोन बाराव्या वज्रासारख्या बाणाने खराच्या डोके तीन हातातील धनुष्य हातासह उडवले आणि तेराव्या बाणाने इंद्राप्रमाणे त्याने खराला जणू हसत हसत तोडले धनुष्य मोडले रथ गेला घोडे मेले सारथी मारला गेला तेव्हा खराने हातात गदा घेऊन खाली उडी मारली आणि तो भूमीवर उभा राहिला महारथ रामाच्या त्या अद्भुत कृत्याची देव आणि महर्षी याने एकत्र होऊन हात जोडून आदरपूर्वक प्रशंसा केली त्यांना फार आनंद झाला ते सर्व मिळून विमानात बसून पुढे आले होते अरण्यकांडाचा अठ्ठावीस सर्ग अठ्ठावीसावा सर्ग समाप्तो